श्रीपादशे वल्लभ न हरि दत्ता या दिव्या वासुदेवांद सरस्वती सर्वे नात पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता ते या दिवंग सरस्वती सर्वे ना पाठ पा महात्म्य अध्याय तेरावा श्री गुरुदेव दत्तात्रेयामहा गुरुदीपकाला म्हणाले श्री दत्तांचे आश्वासन ऐकून अर्जुनाला आनंद झाला त्याने दत्ताला वंदन करून भक्तिभावाने व विनयाने प्रार्थना केली महावाक्य ते कोणते त्याचे कसे चिंतन करावे की ज्यामुळे अपरोक्षता येते ते मला सांगावे अर्जुनाची विनंती ऐकून श्री दत्त त्याला म्हणाले सामवेरी श्वेतकेतूला अरुणाने तत्वबोध सांगितला ते तू आहेस ह्या वाक्याचा नऊ वेळ अभ्यास कर त्या महावाक्याचा युक्तीने उपदेश केला आहे ते वाक्याऐिक येथे आदराने लक्ष दे याने साक्षात्कार होऊन संसार रूपी सागर पार करशील हा निर्धार मनात धर नित्य आणि अनित्य ह्याचा विचार हे पहिले चांगले साधन भोगाचा सर्वथा नादर म्हणजे आवड नसणे ह्याचे नाव विराग कारण कसा घडेल हे दुसरे चांगले साधन मनाचे शमन दमन करणे व्यवहाराचा त्याग करणे शीतोष्णादि सहन करावे गुरुवचनावर श्रद्धा धरावी आणि चित्तात समाधानता असावी हे सहा मिळून तिसरे साधन माझी मुक्ती व्हावी तळमळ व उता वेळ वाटणे ह्याला मुमुक्षुत्व म्हणतात मोक्षशास्त्र असे सांगते की चार साधने जोडून गुरुला शरण जाऊन मनोभावे नमस्कार करून वाक्य विचारणा करावी जो शब्द ज्ञान निपुण स्वरूपानुभवपर्विना तोच सद्गुरु जाणून त्याचे चरण धरावे उद्धटपणा सोडून त्यांची सेवा केल्याने ते जे श्रवण करवितील त्याने भ्रमाचे निरसन होईल सहा लिंगांनी म्हणजे प्रकारांनी किंवा खुनांनी तात्पर्य ग्रहण करणे ह्याचे नाव श्रवण ती सहा लिंगे अशी उपक्रमोपसंहार अभ्यास अपूर्वता फल अर्थवाद व उपपत्ती ही सहा लिंगे उत्तम प्रकारचे श्रवण करवितील हे सद्रुप जग पूर्वी अरूप अद्वितीय एक विपाप ब्रह्म होते असा उपक्रम करून हे सर्व ब्रह्मात्मक जग हेच आपले रूप आहे एक आत्मा सत्य आहे हा विवेक म्हणजे उपसंहार जाणावा अर्जुना उपक्रमोपसंहार मिळून हे एक लिंग जाण आता अभ्यासाचे दुसरे लिंग सांगतो तो अभ्यास नऊ प्रकारचा आहे शरीरही अन्नमय आहे त्याचे कारण जल आहे त्याचेही कारण तेज आहे त्याचे कारण सद्ब्रह्म आहे ह्या प्रजाचे मूळ सत आहे सत मध्ये त्यांची स्थिती आहे व सतमध्ये प्रतिष्ठा आहे हा एक अभ्यास झाला दुसरा अभ्यास असा या सर्व नद्यांची खून नाम रूपामुळे आहे उदाहरणार्थ कृष्णा गोदा नर्मदा गंगा इतिरिक्त लोक त्याने व्यवहार करतात त्याच नद्या समुद्रात मिळाल्यावर त्यांची नावे व रूपे कोण ओळखील त्याचप्रमाणे ज्ञानाने ब्रह्मात लीन झाल्यावर जीव भिन्न कसा होईल हा दुसरा अभ्यास आता हा तिसरा अभ्यास भुंगे यत्नपूर्वक नाना वृक्षांचे पुष्परस आणतात ते सर्व एकत्र झाल्यावर वेगवेगळे ओळखता येत नाहीत त्याप्रमाणे जीव सदब्रम्ह ठिकाणी मिळाल्यावर कोण कसा ओळखू शकेल हा झाला तिसरा अभ्यास आता चौथा अभ्यास वडाच्या फळाचे बीड अत्यंत सूक्ष्म असते ऋतू जमीन आणि पाणी ह्यामुळे त्याचे मोठे झाड होते त्याप्रमाणे सद सदब्रम्ह हे सूक्ष्म जगत कारण असून काल दैव आदी योगाने ते वाढून जगद्रूप होऊन टवटवते तेच ब्रह्म तू आहेस हा चौथा अभ्यास लक्षात घे आता पाचवा अभ्यास समुद्रापासून मीठ बनते त्याला नाव व रूप मिळते पण पुन्हा समुद्रात मिळून जाताच नाव व रूप टाकून एक होते तसा जीव ब्रम्मी मिळताच नाम रूप सोडून तत्वत ब्रम्ह होतो हा पाचवा अभ्यास आता सहावा अभ्यास वृक्षाची फांदी तोडली तर तिलाच निर्जीवता येते वृक्षाला नाही त्याचप्रमाणे जीवाने शरीर सोडल्याने शरीराला मृतता येते जीवाला नाही जीवा जीव आहे ब्रेन त्याला जन्म मरण नाही तो शरीराहून सर्वतः भिन्न हा झाला सहावा अभ्यास आता सातवा अभ्यास चोरांनी एका माणसाचे डोळे बांधून त्याला दुसऱ्या प्रदेशात पळवून त्याचे अलंकार वगैरे हरण करून तेथेच सोडून दिले त्याचे रडणी ऐकून एक सज्जन तेथे आला त्याने त्याचे डोळे सोडले व त्याला त्याच्या गावी आणून पोहोचविले त्याचप्रमाणे मनुष्याला प्राप्त झाली तो तापत्रयाने कळबळू लागला की सद्गुरूंना दया येते ते त्याचे माया पटल तोडून त्याला उपासना रूपी मार्गदर्शन करतात व सावधपणे मार्गक्रमण करण्यास सांगतात मग त्या मार्गाने चालूंना आपले स्थान मिळवतो तो गुरुकृपेच्या गुरु बळावर मोहापासून दूर राहतो वा मार्ग सोडत नाही गुरु वाचून मोक्ष नाही वेद असे सांगतात हा झाला सातवा अभ्यास आता आठवा अभ्यास नराचा अंत काळ आला की त्रि दोष वाढतात त्यामुळे तो व्याकुळ होतो मन इंद्रियांचे आकर्षण होते ती मनामध्ये ओढ घेतात मनाची गती तत्काळ प्राणांमध्ये होते प्राण तेजामध्ये लिन होतो तेजही परदेवता मिळून जाते त्यावेळी कोण कौन कोणाला ओळखणार स्त्री पुत्र जवळ बसून रडतात मला पहा पहा म्हणतात परंतु ती लीन झालेली दृष्टी मागे फिरत नाही त्याप्रमाणे अभ्यास केल्याने देहभान नाही प्राणामध्ये लपते प्राण तेजामध्ये लपतो व तेज परदेवतेमध्ये लपते मग सर्वच एक रस बाणतो तेव्हा कोण कौन कोणाला जाणतो मरणामुळे जर अभ्यासाची विस्मृती झाली तर पुन्हा जन्ममरणात जीव शिंकतो जो अभ्यासाने रूपात लीन होतो त्याचे देहबान हरपते त्याला पुन्हा जन्ममरण येत नाही हा आठवा अभ्यास आता नव्या नववा अभ्यास चोरी केली असा आरोप करून एका माणसाला राजदूतांनी धरून नेले त्याने कबूल केले नाही म्हणून त्याला हाताने तापलेला शूळ धरायला लावला त्याने त्याचा हात तात्काळ जळाला पापाचे फळ असे आहे मग त्याला शिक्षा दिली जर चोरी केली नसती तर हाताला शुभ धरल्यावर त्याचा हात जळाला नसता त्याचा हात जळाला नसता तर राजदूतांनी त्याला सोडून दिला असता त्याप्रमाणे जो जीव निराभिमानी व निर्लिप्त आहे त्याला यम मुक्त करतो तो ह्या उभय लोकातून सुटून जातो हा नववा अभ्यास मनात निश्चयपूर्वक धरावा प्रत्येक अभ्यासाने ते तू ब्रह्म आहेस असे छानदोग्य उपनिषदामध्ये सांगितले आहे हे दुसरे लिंग झाले ब्रह्म अतिंद्रिय म्हणजे इंद्रियांच्या जाणीवेच्या पलीकडचे आहे प्रत्यक्ष प्रमाणांनी ते सिद्ध करण्याजोगे नाही ते निरंश आहे म्हणजे कशाचा भाग नाही तसेच ते अनुमानाने जाणण्यासारखे नाही ब्रह्म अद्वितीय आहे म्हणून त्याला त्रिभुवनात उपमान आहे केवळ वेदांत वाक्यावर विश्वास धरून ते ध्यानाने मिळते त्याला शब्द प्रमाण अखंडई अखंडयिकार्थ रस जातात नराला शाब्दे जान होते ही तिसऱ्या लिंगाची खूण अशा रीतीने विज्ञान झाल्यावर प्रारब्ध भोगून सरता विदेह कैवल्यता येते हे चौथे लिंग उत्पत्ती स्थिती प्रलय प्रवेश पदार्थ शोधन नियमन व फल हे सात मिळून अर्थवाद आहेत सर्वांची उत्पत्ती ब्रह्मापासून स्थिती ब्रह्मरूपात व प्रलयच ब्रपक असून सर्व देहात जीवरूपाने प्रवेश करते बिंब बिंब हा प्रवेश मानला, तरी ब्रह्म अरूप व निर्विकारी असल्यामुळे कोणत्या प्रकाराने प्रतिबिंबले ब्रह्म अपरिच्छिन्न म्हणजे न विभागण्याजोगी आहे त्याचा शरीरामध्ये जीवरूपाने प्रवेश होतो त्याची खूण वेदांती अशी सांगतात पाहणे ऐकणे हुंगणे चालणे बोलणे घेणे देणे जाणे येणे मल सोडणे रती घेणे हे व्यवहार होण्यासाठी जे न दिसणारे कारण तेच शरीरात प्रवेश केलेल्या ब्रह्माचे रूप स्वतः ब्रह्मच सर्वांचे नियमन करते तत्त्वपदार्थ शोधताना एकच एक, एक ब्रह्मच लक्ष होते पूर्ण विज्ञान झाले की सर्व कामना पूर्ण होतात अंतिनिश निर्वाण हे ब्रह्मज्ञानाचे फळ जाण हे सात अर्थवाद मिळून पाचवे लिंग झाले घडा होण्यापूर्वी माती असते घडा असतानाही माती असते शेवटी घडा फुटल्यावरती पूर्ववत माती होते एक घडा पारखल्याने जाणत्याला मातीचे सर्व विकार ओळखता येतात जेथे आकार असतो तेथे नामही येते तसेच हे ब्रह्म आहे याचे ज्ञान होताच सर्व काही कळून येते हे सहावे लिंगा झाले या सहा लिंगांच्या साह्याने श्रवण करावे तात्पर्य ते चित्ता घ्यावे मनोभावे श्रवण केले असता संशय नाहीसा होतो आता वाक्य विवरण ऐक तत्वमसी हे महावाक्य तत्पदाने परब्रह्म जाणावे आणि त्वपदाने प्रत्यक्ब्रम्ह हे श्रुतीवचन प्रसिद्ध आहे अंतःकरणाने त्याच्या वृत्ती जाला साक्षीपदा कळतात जो चैतन्यमय आहे तो जान। तो घडा पाहणारा ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे असतो तोच त्व पदार्थ पुत्राधिक ज्याला स्वप्रित्यर्थ असतात त्यांच्या प्रित्यर्थ जो नसतो ज्याला स्वात्मा प्रियतम असतो तो सुखरूप एक म्हणजे त्रमपद त्रं पदार्थ मी असावे हे ज्याला वाटते ज्याचे स्वतःबद्दलचे प्रेम कमी होत नाही किंवा तुटत नाही जरी देह सुटला तरी स्वतःच्या विषयीचा प्रेमबंध तुटत नाही तो तम पदार्थ जो क्षणोक्षणी मनाचे जाणे येणे बुद्धीचे भाव जागृत स्वप्न जागृती स्वप्न निद्रा लक्षणे जाणतो तो तम पदार्थ स्वतः विकारी न होता जो बुद्धी आणि इतर इंद्रियांना खेळवितो लोह लोहचुंबकाप्रमाणे जो त्या सर्वांना चेतना देतो तो त्रम पदार्थ देह इंद्रिये वगैरे हा समूह जड स्वरूप असून ह्याला जो सतत वागतो क्रियान्वित ठेवतो तो त्व पदार्थ जाण त्यालाच बोध होणे व साक्षीपण ही लक्षणे निर्विकारपणाने असतात हे त्वपदार्थाचे विवरण झाले आता तत्पदार्थ सांगतो हा जाणल्याने सर्व अनर्थ नष्ट होतात तत म्हणजे एक ब्रह्म अतत म्हणजे द्वैत अनेकत्व ते दूर करण्याला व्या, असे म्हणतात अततव्यावृती रूपाने आणि साक्षात विधिमुखाने तत्पदार्थ जाणणे म्हणजे स्वतः ब्रह्म होणे संसार धर्मरहित स्थूल सूक्ष्मादी चिन्ह वर्जित अदृश्यत्व आदी गुणांनी युक्त असा जो विष्णू तोच तत्पदार्थ ज्याच्या आनंदाला मर्यादा नाही जो सच्चिदानंदात्मा ज्याला परमात्मा म्हणतात तो भूमा म्हणजे तत्पदार्थ ज्याला सर्वज्ञपना सर्वेश्वरत्व सर्व शक्तिमत्व आणि समत्व आहे तो तत्पदार्थ ज्याच्या ज्ञानाने सर्व कळते ज्याचे अनंतत्व कधीही हलत नाही आणि आपल्या शक्ती बला जो प्रपंच कार्य करतो तोच तत्पदार्थ जीवरूपाने सर्व शरीरांमध्ये जो अविकारी पणाने प्रवेशून राहतो सर्वांचे नियमन करतो तो तत्पदार्थ स्वतः अलिप्त होऊन जीवांना कर्मफळे देतो जो परोक्ष अमृताची पोई आहे तो तत्पदार्थ तत्पदाने सर्वज्ञ व परोक्ष दर्शविले जाते त्वपदाने किंचितज्ञ अपरोक्ष दर्शविले जाते मग ह्या भेदाने ऐक्य कसे असे जर म्हणशील तर ऐक तो हा देवदत्त असे म्हणण्याने तो हा ह्या पदाला देवदत्त हा आधार आहे तो ह्या पदाने दुसरा देश गेलेला काल व हा ह्या पदाने हा देश वर्तमान काल सूचित होतात दोन्ही विरुद्ध गोष्टी टाकून निश्चळ आधार देवदत्त हा घेतला जातो जो पूर्वी काशीत पाहिला त्यावेळी जो तारुण्यात राज्य करत होता तो हा राज्यावरून भ्रष्ट झालेला वृद्ध या दोन्ही या दोन्ही विधानात देवदत्त हा एकच लक्षार्थ आहे दोन्ही अवस्था दोन्ही काळ दोन्ही देश टाकून दिले म्हणजे एक देवदत्तच लक्षणावृत्तीने ज्याप्रमाणे कळतो त्याप्रमाणे किंचित ज्ञत्व सर्वज्ञत्व अपरोक्षत्व आणि परोक्षत्व जीवत्व आणि ईश्वरत्व टाकून एक लक्षार्थ रूप तेवढे घ्यावे सुखी दुखी, करता भोक्ता, किंचिज्ञ अपरोक्ष हे त्वपदाचे वाच्यर्थ झाले आता लक्षार्थ तुला सांगतो देहादिक असत जड व दुःख रूप आहेत त्याला प्रतिकूल सच्चिदानंद रूप आहे, आहे। प्रत्येकात्मा स्वयंप्रकाशक हा त्वपदाचा एक लक्षार्थ आहे सर्वज्ञत्व आदी गुण तत्पद वाच्यार्थ आहेत सत्यज्ञानानंदादि लक्षण हे तत्पदाचे लक्षार्थ जान लक्षार्थाने अविरोध येतो वाच्यार्थाचे बाबतीत विरोध येतो म्हणून लक्षणावृत्ती निर्बाधपणे अखंड एक रसबोध करते जी स्व त्याग करते तिला जहल्लक्षणा म्हणतात उदाहरणार्थ गंगेवर गोठा या विधानात गंगेवर याचा अर्थ पाण्यावर असा न करता तीरावर असा करणे लक्षार्थ एक असल्यामुळे येथे जहल्लक्षणा जुळत नाही स्वतःचा अर्थ न सोडता अन्य ही अर्थ त्यात समावून घेणे ही अजहल्लक्षणा होय उदाहरणार्थ कावळ्यापासून दही राख असे म्हटल्यावर कुत्राते खाऊ लागल्यास त्याचेही निवारण करावे हा अर्थ अजहलक्षणेमध्ये येतो जे लक्षार्थ एकमेकांस विरुद्ध आहेत ते सोडले नाहीत तर अनर्थ येतो म्हणून जी योग्य अर्थ करते ती जहद हल लक्षणा घ्यावी तत्वपदांचे विरुद्धांश सोडून अविरुद्धांश घ्यावेत हे तत्व जे जाणतात ते खरे तरतात ते ब्रह्म मी आहे मी ते ब्रह्म आहे हे शिष्याने जाणावे असे महावाक्य सांगते योगाभ्यासाने मनस्तीरकण हि ध्यान केल्याने तत्काळ बधन तुटे वढळस्तान मिळते इरमहंस श्री परीव्राजकाचार्यव श्री श्रीमत्सगुरुदे श्रीमत्वासुदेवानंद सरस्वती विरचिश्त श्री महात्मे श्री गुरुदेव तत्तार्पणस्त्री वासुदेवा सरस्वती सद्गुरु ना पाठ पाच श्रीतागशेवल्लभ म ही पत्ता दिसुदेवा सरस्वती सद्गुरु ना पाठ पा